वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्व एका आणि सुदामा नावाची नदी तिचा अद्मास घेऊन त्याने पार केली त्याला लहादिनी नदी लागली तिचा परतीर फार दूर होता आणि ती पश्चिम वहिनी होती ती आणि शतद्रुव या दोन नद्या त्या श्री भरताने पार केल्या ऐलधान गावाजवळ नदी पार करून तो अपर अपरपर्वतापाशी जाऊन पोहोचला तेथे शिलामा कुरवती नावाची नदी पार करून आग्नेकडील शल्यकर्षण देशाला तो तवला तो सत्यनिष्ठ भरत शिलाव हा नदी पाहून तिच्या स्नान करून शुचिरभूत होऊन चैत्ररथवनाचा रोख ठेवून महाशैलाकडे निघाला सरस्वती आणि गंगा यांच्या संगमाजवळ जाऊन उत्तरेकडील वीरमत्स्य देशाजवळ असलेल्या भारूंडा नावाच्या वर वाहणारी कुलिंगा आणि डोंगराने वेढलेली लहाने उतरून यमुने पाशेत आणि सैन्याला तेथे त्याने ते विसावा दिला तेथे थकलेल्या घोड्यांचे अंगे थंड करून आणि त्यांना विसावा देऊन स्वतः स्नान केले पाणी प्याला आणि ते पाणी घेऊन तो तेथून निघाला माणसांचा राबतान असलेले महारण्य त्या सज्जन राजपुत्राने उत्तम वाहनात बसून वाऱ्याने मागे टाकावे तसे मागे टाकले अंश भागीरचे ओलांडणे पाहून तो राष्टवट नावाच्या कुटीकोष्टिका नदीपाशी आला आणि सैन्यासह ते ओलांडून तो, तो धर्मवर्धन गावापाशी गेला नंतर तोरण गावाच्या दक्षिण बाजूने तो जम्बूप्रस्थाला गेला आणि तेथून तो दशरथ पुत्र वरुय वरुथ नावाच्या रम्य गावाला पोहचला आणि उज्जेहानागरीच्या उद्यानात जेथे जातीचे वृक्ष होते तेथे पोहचून वेगवान घोडे रथाला जोडून भरताने सैन्याचा निरोप घेतला आणि तो वेगाने निघाला सर्व तीर्थ येथे मुक्काम करून आणि उत्तम गामीनी, उत्तर गामिनी नदी ओलांडून तशाच इतरही नाना नद्या पर्वत प्रदेशातील घोड्यांच्या सहाय्याने पार करून त्याने हस्तीपृक गाव गाठले तेथून कुटिका नदी पार करून तो नरव्याघ्र लोहित्य गावापशी कपिवती नदी पार करून गेला एक साल गावाजवळची स्थाणुमती आणि विनत गावाजवळची गोमती अशा नद्या ओलंडून तो कलिंग पोहोचला आणि तेथून सालवनाला तो झपाट्याने गेला त्याचे घोडे यावेळी अतिशय थकले होते तरी त्याने ते, ते वन झपाट्याने पार केले आणि रात्र संपून अरुणोदयाच्या सुमाराला त्याला मनुराजाने निर्मिलेल्या अयोध्येचे दर्शन झाले वाटेत सात राजे काढून त्या पुरीला तो येऊन पोहोचला होता आपल्यासमोर अयोध्या पाहून तो सारथ्याला म्हणाला सारथे ही यशस्वीनी प्रसन्न उद्यानाने भरलेली पांढरट मातेची अयोध्या मला फारशी आनंदीत दिसत नाही यज्ञ करणाऱ्या वेदवेत समृद्ध ब्राह्मणांनी गजबजलेली श्रेष्ठ राजर्षी पालनाखाली असलेली अयोध्या पूर्वी तिच्या नरनारींचा फार मोठा गरबरा ऐकू येत असे तो आज ऐकू येत नाही सायंकाळी क्रीडा करून घरी परतणाऱ्या लोकांची इकडून तिकडून धावाधाव होणारी उद्याने मला काही वेगळीच दिसत आहेत लोकांनी टाकून दिल्यामुळे ती जणू रडत असल्यासारखी वाटते सारथे ही नगरी मला आरणण्यासारखी जनशून भासते पूर्वीप्रमाणे मोठी मोठी माणसे वाहनातून हातीवरून घोड्यावरून जाताना दिसत नाही राती क्रिडा करण्याकरता उपयोगी असणारी उद्याने कशी मस्त आणि आनंदीत दिसायची तीच आता सगळीकडे आनंद शून्य झालेली मला दिसत झाडांची पाने खाली मार्गावर झडून पडली जडू ते आक्रोश करीत असावे मस्त पशुपक्ष्यांचा ध्वनी अजूनही कानावर पडत नाही तो ते रंगून जाऊन कितीतरी मधुर ध्वनी आणि शब्द काढतात अगुरु आणि चंदन याने भरलेला धूप मिश्रित निर्मल सुंदर वायू पूर्वीप्रमाणे काप्रे वाहत नाही भेरी मृदंग वीणा यांच्या टिपरीच्या प्रहाराने आणि वीणा धनुकरीच्या संघर्षणाने निघणारा आवाज जो पूर्वी मुक्तपणे पसरायचा तो आज विराम का पावला नाना प्रकारचे अनिष्ट अशुभे आणि विपरीत वाटणारी चिन्हे दृष्टीस पडत आहेत त्यायोगे माझे मन व्यथित होत आहे सुता माझे आपतेष्ट कुशल आहेत की कुशल त्यांना दुर्लभ झाले आहे अशा अशुभ भुसकळ्यात पडलेले माझे हृदय जणू तडफडत आहे विषण्ण आणि थकलेल्या अंतकरणाने पीडित होऊन आणि इंद्रिय गळून गेलेल्या अवस्थेत भरताने इश्वापूच्या पालकत्वाखाली असलेल्या त्या नगरीत त्वरेने प्रवेश केला त्याचे घोडे थकले होते तो वैजयिंद नावाच्या वेशीतून आत गेला वेशीवरच्या रक्षकाने उठून त्याचा विजय उच्चारला आणि ते त्याच्याबरोबर पुढे गेले परंतु भरता मन म्हणून गोंधळून गेले होते वेशीवरच्या माणसांची योग्य रीतीने बोळवण करून अशोक तिने लावून दिलेल्या श्रांत सूताला भरत म्हणाला हे निष्पा मला कारण न सांगता इतक्या घाईने का बरे आणल्यास आवडे शंकेने माझे हृदय आणि माझा धीर गळून जाते पूर्वी राजांचा विनाश व्हायचा झाला म्हणजे ज्या गोष्टी कानावर येईल तशीच सगळी चिन्हे मला इथे दिसत आहे कुटुंबी लोकांची घरे सडा समार्जन नसलेली पारुसलेली दिसत आहेत दारे ओढून घेतलेली नाही घरे सगळीकडे शोभाहीन वाढतात बलिकर्मी झालेली दिसत नाहीत धूपाचा आनंददायक परिमळ येत नाही कुटुंबाने काही खाल्लेले नसावे त्यामुळे लोकांचे प्रवाह नष्ट झालेले आहेत ही घरे शोभाहीन झाली ती माळा लावून शृंगारलेली नाही अंगणात सडा टाकलेले नाही देवगृहे जनशून्य दिसत पूर्वीसारखी दिसत नाहीत देवतांच्या पूजा अर्चा आणि यज्ञशाला दिसतात फुलांच्या बाजारात आज विक्रीच्या वस्तू डोळ्यांना आनंद देणाऱ्या दिसत नाही येथे पूर्वीप्रमाणे खरेदी विक्री करणारी दिसत नाहीत चित्त उद्विग्न झाल्यामुळे सर्व व्यवहार बंद पडले आहेत ही चिंताक्रांत स्थिती देवालय आणि यज्ञगृह येथे दिसते तशीच दिनावस्था पशुपक्ष्यांचीही झालेली दिसते नगरीत मुख्य मलिन झालेली डोळे पाण्याने भरलेले मुद्रा केविल वाण्या स्वतःमध्येच गुंगलेले, कृष असे स्त्री पुरुष अस्वस्थ असावेत असे मला दिसतात दैन्ययुक्त मनाने भरत सुतार असे बोला ती अशुभ चिन्हे अयोध्येत पहात तो राजभवनाकडे गेला इंद्रपुरीसारख्या असलेल्या त्या नगरीचे चौक घरे रस्ते जनशून्य झालेले आणि धुळीने दरवाज्यांची दारे आणि यंत्रे लालसर झालेले पाहून त्याचे हृदय दुखाने भरून गेले आपल्या पुरीत पूर्वी ज्या गोष्टी कधी घडल्या नव्हत्या हो त्या मनाला अप्रिय असलेल्या गोष्टी पाहून त्याने मान खाली घातली त्याचे मन व्याकुळ झाले त्याचा आनंद मावळला आणि अशा स्थितीत त्याने वडिलांच्या निवासस्थानात प्रवेश केला अयोध्याकांडाचा एकाहत्तरावा सर्ग समाप्त